पुस्तक घामाची फुलेव करुणा देवी लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील गोष्ट पाचवी ज्याचा भाव त्याचा देव गोष्ट फार जुनी त्यावेळेस आजच्या सारखी स्थिती नव्हती प्रत्येक गाव सुखी होता समृद्ध होता सर्वांना उद्योग होते गावात कुंभार मडकी घडवी सांभार जोडे विणकर विनी लोंडारी लोंढी पिंजारी पिंजी रंगारी रंगवी तेलाचा घाणा गुरडाचे टोपल्या रोळ्यांचे काम झाले लोक फावल्या वेळेत सूत कागेल नसे भांडण नसे तंटा, काही कालागत झालीच तर गावातील अवाडव्य खर्च राम राज्यच होते म्हणा ना साधारण प्रत्येक गावात त्या काळी शाळा असेल शाळेत एक पंतोजी असे पंतोजीला गावात फार मान असे दिवसा तो मुला शिकवे रात्री महाभारत भागवत लोकांना वाचून दाखवे कुठे तंटा झाला तर पंतोजी मिटवायला असावयाचा पंतोजी साऱ्या गावाचा जणू शिक्षक असे पंतोजीला पगार बिगार नसे। लोक त्याला राहावयास घर दे। खावयाला धान्य दे। कोणी भाजी आणून देत कोणी पाणखुली आणून देईल पंतोजी सर्वांचा त्याचे काही नसून सारे त्याचे होते त्याला कशाची वाण नसेल त्याच्या घरी लग्न मुंज किंवा काही समारंभ असेल तर सारा गाव ते कार्य आपले समजून पार पाडे त्या गावाचे नाव होते सोनगाव खरोखरच सोन्यासारखा होता गाव स्वच्छ हवा मुबलक पाणी बारा महिने नदी वाहत असे नदी म्हणजे गावाची का, गावाचे वैभव ज्या गावाला नदी तेथे दैन्य नाही कधी अशी म्हणच आहे सोनगावच्या पंतोजीचे नाव राम भाऊ वय फार नव्हते ती शिच्या आतबाहेर मोठे धार्मिक कर्मिष्ठ मोठ्या पहाटे उठावयाचे नदीवर जाऊन स्नान करून यावयाचे संध्या नमस्कार करून शाळेत जावयाचे प्रहरभर दिवस येईपर्यंत सकाळची शाळा चालेल मग सुट्टी हुई, दुपारी जेवण झाल्यावर रामभाऊ नियमाने सूत कातावा याचे स्वतःच्या धोत्रे उपडण्यासाठी व पत्नीच्या बाळापासून तेच सूत काटेल पतीच्या हातच्या सूताचे लुबडे नेसताना पत्नीला धन्य वाटेल तिच्या हातचा स्वयंपाक चाकताना पतीला कृतार्थ वाटे सूत काटून झाल्यावर ते थोडे वाचेल नंतर पुन्हा शाळा गाई घरी येईपर्यंत शाळा चालेल मग मुलांना घेऊन ते नदीकाठी जा त्यांच्याबरोबर हुतु तू हमामा खेळत रंगत अंधार पडू लागला की मुले घरी जा, जामबाऊ नदीवर हातपाय धुवीत व तेथे संध्या करीत नंतर घरी येऊन भोजन करीत रात्री देवळात राम विजय हरिविजय शिव गिलामृत कोणती तरी पोथी वाचित असा रामभाऊंचा जीवनक्रम होता रामभाऊंना एक मुलगा होता त्याचे नाव गोपाळ असेल वर्षा सव्वा वर्षाचा मोठा चपळ व खेळकड शंभर घरात टिकावायचा नाही गावातील पाठलाने गोपाळला बाळलेने करून दिले परंतु रामभाऊ म्हणाले ब्राह्मणाला सोन्या चांदीचे हिऱ्या मोत्यांचे दागिने शोभत नाही ज्ञानाचा व शिलाचा दागिना त्याने मिळवावा व घाला त्याने त्याला शोभा रामभाऊने ते बाळने स्वीकारले नाही थोर मनाचे राम भाऊ पडले शाळा बंद राहू लागली रामभाऊचा ताप निघीना घाम येईना लक्षणे बळी दिसत ना सीताबाई सिंचित दिसू लागल्या त्या देवाला आळवीत होत्या पतीची सेवा करीत होत्या एके दिवशी तर त्यांना रडू आले रामभोने त्यांना जवळ बोलावले व ते म्हणाले मला काही तुला सांगावायचे आहे ते नीट आहे पतीचे डोके मांडीवर घेऊन सीताबाई बसल्या रामभाऊ म्हणाले हे बघ मरण कोणाला टळता येत नाही त्याच दुःख कशाला तुला मी गीता वाचून दाखवतो त्यात नाही का सांगितले तुझे अश्रू पाहून मला वाईट वाटत गोपाळ आहे त्याला तू वाढव लहानाचा मोठा कर देव सर्वांना आहेच तो पोटाला रंग देतो मोराला पिसरा देतो कोकिळेला गळा देतो त्याला साऱ्यांची काळजी तू वाईट नको वाटून घेऊ मी शंका नाही आज उद्या दोन दिवसांचा मी सोपती आहे मला सार कळून चुकलं आहे बोलावण आलं आहे गेलं पाहिजे नाही का तू शांत व समाजाने राहिलीस तर मी सुखानं मरेन परंतु तू रडू लागलीस तर मला मरताना शांत कसं राहता माझी शांती तुझ्या हाती मला मांडी दिलीस आता मला शांतीही दे ऊस तुझे डोळे ते ओले नको होऊ देऊ रडणं हा देवाचा अपमान आहे त्याच्या आमंत्रणाचा तो अपमान आहे त्याच्या इच्छेला आपण राजी, आपण तयार असलं पाहिजे नाही का सीताबाई ऐकत होत्या राम सीतेचा जरू तो जोडा होता त्यांनी आपले डोळे पुसले त्या दिवसापासून त्यांच्या डोळ्यांना पाणी आले नाही त्या गंभीर व शांत होत्या रामभाऊ त्यांना म्हणत तुझं व्यंकटेश स्तोत्रम ऐकू दे मला का सखूचं गाणं म्हणतेस सखूचं गाणं तुझं आवडतं म्हणतेच सीताबाई म्हणत व रामभाऊ ऐकत असे आजारीपणाचे दिवस चालले एके दिवशी रामभाऊनी राम म्हटला सीताबाई एकट्या राहिल्या गोपाळ लहान होता त्याला पोटाशी धरून त्या रडल्या परंतु पतीचे शब्द आठवून त्या पुन्हा शांत झाल्या पतीचा आत्मा आपल्या भोवती असेल हे अश्रू पाहून त्या आत्म्याला शांती मिळणार नाही असे मनात येऊन त्या लगेच अश्रुकुशी सोनगावचे लोक हळहळले गावची शाळा बंद पडली पुन्हा कुठला एखादा शिक्षक मिळेपर्यंत ती बंदच राहणार सोनगावची मुले शेजारच्या गावच्या शाळेत जाऊ लागली असेल कोसा दीड कोसावर गाव त्याला आमच्या शाळेत जरा मोठी झालेलीच मुले जात लहान मुले जात नसत त्यांना भय वाटे गोपाळच्या आईची स्थिती आता वाईट होती तिचा पती होता तोपर्यंत गाय करी जे लागेल ते आनंद परंतु कोणी लक्ष देई ना ती कोणाकडे दळणकांडण करी कोणाकडे धुनं असे करून स्वतःचे व स्वतःच्या मुलाचे पोट भरे गोपाळकडे पाहून ती सारे दुःख गेली ती त्याला जवळ घेऊन म्हणे माझा गोपाळ मोठा होईल व आपल्या आईचे कष्ट दूर करेल चिमना गोपाळ ह आई त्याचा मुका घेईल गोपाळ आता मोठा झाला पाच वर्ष संपून सहावे वर्ष त्याला लागले गोपाळेत घातले पाहिजे असे आईच्या मनात आले मुला शाळेत घालण्याचे तिने ठरविले दसरा गोपाळची आई आदल्या दिवशी गोपाळला म्हणाली गोपाळ उद्या दसरा विजयादशमीचा दिवस उद्यापासून तू शाळेत जा तुझ्यासाठी माझ्या हातच्या सुताचं कापड केलं आहे ते धोतर अंगावर घे लाकडाची धूळपाटी घे पाठीवर धूळ पसरत ती बांबूच्या काडीनं अक्षर काढ एक काढून झालं की पुन्हा साफ करावं हो। नवीन अक्षर काढावं हो। अशा रीतीनं शीख शाळा जरा लांब आहे परंतु तेथील शिक्षक चांगले आहेत असं म्हणतात ते तुला नीट शिकवतील गोपाळ शीख व मोठा हो विद्या मिळो तेच तुझं धन तोच मान जाशील ना शाळेत गोपाळ म्हणाला जाईन बाबांसारखा मी शहाणा होईल मुलाला कुटाशी धरून सीताबाई म्हणाल्या शहाणा माझा बाण गुणाचा माझा राजा दुसऱ्या दिवशी सीताबाईंनी गोपाळला लवकर उठविले त्याला त्यांनी गोपाळने गोपाळ बाळ सीताबाई उंबऱ्यात उभ्या होत्या गोपाळ गेला व त्यांना हुंका आला आज पती जिवंत असता तर गोपाळ घरीच शिकता त्याला इतक्या लांब जावे लागले नसते इत्यादी विचार त्यांच्या मनात आले परंतु पद्राला डोळे पुसून त्या कामाला लागल्या गरिबीला लढावायला वेळ नसतो हे एक परिवार आहे गोपाळ शाळेत गेला येथील पंतोजींनी त्याची चौकशी केली राम मुलगा आहे हे कळल्यावर त्यांनी त्याची पाठ थोपटली व ते म्हणाले एक जा हा बा हुशार हो वडिलांची कीर्ती पुन्हा तू मिळव हो। गोपाळ घरी आला आईने विचारले गोपाळ कशी आहे शाळा गोपाळ म्हणाला फार चांगली पंतोजी चांगले आहेत त्यांनी फाटीवरून पाठीवरून हात फिरविला व ते म्हणाले चांगला हो हुशार हो सायंकाळ झाले सीताबाई गोपाळचा परोसा घेत होत्या त्याला रामरक्षा वगैरे स्तोत्रे शिकवित होत्या जेवण करून गोपाळ झोपी गेला सीताबाई माळ घेऊन जप करीत बसल्या रुद्राक्षांची माळ ती त्यांच्या पतीचे जपाची होती एखाद्या वेळेस माळ जपता जपता सीताबाईंच्या डोळ्यातील आसवानची माळाही सुरू होईल एक दोन दिवस गेले एके दिवशी गोपाळ म्हणाला आई मी नाही दादशाय आईने विचारले का रे बाळ असे नाही करू शिकलं पाहिजे विद्या मिळवली पाहिजे गोपाळ म्हणाला नाही मी जायचा नाही ती माऊली म्हणाली असा हट्ट करू नये गोपाळ गरीवाला हट्ट करून कसं चालेल का जात नाहीस ते तर सांग गोपाळ म्हणाला मला सायंकाळी परत येताना त्या जंगलाजवळ भीती वाटते इतर मुलं मोठी आहेत ती पळत पुढे निघून येतात मी एकट्याच माघ राहतो मला भय वाटत नको मला पाठोश आहे गोपाळच्या आईने देवावर भरोसा ठेवला ती म्हणाली गोपाळ इथे रे कसली भीती त्या जंगलाचा तुझा दादा राहतो त्याला हाक मार तो येईल काय माझ दादा राहतो तेथे मला दादा आहे इतके दिवस तू का नाही सांगितलंस दादा घरी ग का नाहीयेत असे गोपाळने उत्सुकतेने विचारले सीताबाई म्हणाली दादाला फार काम असत त्याला यायला वेळ नसतो त्याचा धनी रागेट आहे जा तू हाक मार थोडा वेळ तू येईल जा बा गोपाळ निघाला तो पळतच निघाला किंवा एकदा दादा पाहिन असे त्याला झाले होते तो त्या जंगलाजवळ आला त्याने दादा दादा अशी हाक मारली दादा येतो का गोपाळ बघत होता तो काय आश्चर्य हल्ल्या वेली मूर्ती सावळी डोकावली मोर पिसे ती डोक्यावरती खांदी घोगडी खांबे काठी वनमाळाची शोभे कंठी ओठी मुरली मूर्ती सावळी डोकावली वेली हल्या, पाने सळसळली डोक्यावर मोरांच्या पिसांचा मुकुट तोंडात बासरी असा दादा बाहेर आला बासरी वाजवीत दादा आला गोपाळने विचारले तू का माझा दादा किती छान माझा दादा मला देशीर मोराची फिसे उद्या देह मला आणून हा पावा वाटत तुझ्या गायीसाठी होय ना गोपाळ ला खूप आनंद झाला दादाचा हात धरून तो चालू लागला दादाचा हात धरून सारखे चालत राहावे असे त्याला वाटले मधूनच तू दादाच्या तोंडाकडे बघेल हसे बोले दादा म्हणाला गोपाळ मी आता जातो तुला भीती वाटली म्हणजे मला हाक मार दादा माघारी गेला गोपाळ शाळेत गेला शाळा सुटल्यावर गोपाळ मुद्दाम हळूहळू जात होता सारे मुले पुढे गेली त्याने दादाला हाक मारली दादा गावापर्यंत त्याला पोचवीत आला व म्हणाला हे बघ तुझं घर जा आता, गोपाळ घरी आला व आईला म्हणाला आई दादा किती छान दिसतो कसं गोड वाजवतो डोक्यावर त्याच्या मोराची पिसत मला देणार आहे उद्या दोन मी रोज शाळेत जाईन सीताबाईंच्या डोळ्यात पाणी आलं किती रेष रमसती तू वारंवार हा चरण त्यांच्या ओठावर आला देव घोडे खाजवी द्रौपदीला लुगडी पुरवी तो दामाजीसाठी महारोळी जनाबाई बरोबर दळीन तो कबीराचे शेळे विनिल धर्मा घरी उष्टी काढील सीताबाई म्हणाल्या देवा माझ्यासाठी तू आलास न धावून तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे आम्ही तुझी एके दिवशी पंतोजी मुलांना म्हणाले मुलांना माझ्या घरी मुंज आहे तरी तुम्हाला आई बापांकडून जी मदत मला देता येईल ती घेऊन या माझं कार्य पार पाडा गोपाळ आईला म्हणाला आई शाळेत पंतोजींना काहीतरी घेऊन येण्यास सांगितलं आहे त्यांच्या घरी मुंज आहे दे काहीतरी आई म्हणाली बाळ आपल्या घरात काय आहे द्यायला आपण गरीब आहोत काहीतरी देतील गोपाळ रडवे ला होऊन म्हणाला सीताबाई म्हणाल्या गोपाळ दादा जवळ माग तो देईल जा खरंच त्याच्याजवळ मागतो तो काहीतरी जन्मत देईल असे म्हणत गोपाळ निघाला गोपाळदादाला म्हणाला दादा पंतुजीने काही मदत घेऊन येण्याबद्दल सांगितलं आहे काहीतरी दे दादा म्हणाला मी काय देऊ मी गायींचा गोवारी म्हशींचा खिल्लारी माझ्याजवळ रे काय आहे गोपाळ म्हणाला हे रे काय अस आई म्हणते माझ्याजवळ नाही तू म्हणतोस माझ्याजवळ नाही मग मी मागू तरी को़णा कोणाजवळ बाबा असते तर देते दे नाहीतर मी रडेन बघ दादा म्हणाला रडू नको गड्या माझ्याजवळ दयाचं एक गाडगं गा आहे ते देऊ दयाचं गाडग गा नेशील गोपाळ म्हणाला हो काही चालेल दे गाडग दादाने शिकाई बांधलेले दयाने भरलेले गाडगे गोपाळच्या हाती दिले गोपाळ शाळेत गेला तेथे मुलांची गर्दी होती मळेवाल्याच्या मुलाने केळीचे लोंगर आणले होते सावकाराच्या मुलाने पंचवीस रुपये आणले होते मिठाईवाल्याच्या मुलाने पेडे आणले होते कापडाच्या दुकानदाराने आपल्या मुलांबरोबर दोन ठाणे पाठविली होती पण तोजी सहारे घेत होते गोपाळकडे कोणाचेच लक्ष जाईना हातात गाडगे धरून तो कधीचा उभा होता शेवटी तो मुसमुसू लागला पंतोजींचे लक्ष केले अरे काय रे गोपाळ काय झालं त्यांनी विचारले गोपाळ स्पुंदत म्हणाला माझ गाडगे कोणी नाही घेत पंतोजींनी विचारले काय आहे गाडग्यात दही गोपाळ म्हणाला पंतोजी म्हणाले आम इकडे ओतून घेतो एका पातेल्यात त्यांनी गाडगे ओतले परंतु पुन्हा ते गाडगे भरलेले पुन्हा त्यांनी ओतले तर गाडगे पुन्हा भरलेले घरातील सारी भांडी भरली तरी गाडगे रीती होईना साऱ्या गावकऱ्यांनी दही उरकले देवा कचे दही गोड होते, किती खाल्ले तरी वीट येईना पोट भरेना हवे हवेसेच वाटे सारे लोक आश्चर्यचकित झाले पंतुजींनी गोपाळला विचारले गोपाळ कोणी तिला गा गाडग गोपाळ म्हणाला माझ्या दादा न पुन्हा विचारले मला दाखवशील तुझा दादा गोपाळ आनंदाने म्हणाला हो माझ्या या म्हणजे दाखवीन किती छान आहे माझा दादा डोक्यावर मोराची पिसं तोंडात पावा खांद्यावर घोमडी गोड बोलतो गोड वाजवतो दाखवीन तुम्हाला तुम्हाला सुद्धा आवडेल सायंकाळ झाली मुले घरोघर गेली गोपाळ व त्याचे पंतुजी निघाले पंतुजींनी वाटेत पुन्हा विचारले गोपाळ खरंच कोणी दिलं रे गाडग गोपाळ म्हणाला खरंच म्हणजे मी का कधी खोटं सांगतो आई सांगते नेहमी खरं बोलावं खोट बोललो तर आईला वाईट वाटेल खरंच दादा दिलं ते पंतुजींनी विचारले तो कोठे राहतो गोपाळ म्हणाला त्या राईत ओढ्या काठच्या जंगलात तेथे गायी सारतो त्याला घरी यायला वेळ नसतो त्याला फार काम मला भीती वाटे म्हणून मी आईला सांगितलं आई म्हणाली त्या राणा तुझा दादा आहे त्याला हाक मार मी हाक मारली तर खरंच आला रोज माझ्या बरोबर वर येतो त्यानंच दिला गाडग आई जवळ काही नव्हतं ती म्हणाली जा दादाजवळ मार बोलत बोलत दोघे जंगलाजवळ आले गोपाळने दादा दादा हे बघ पण तो जी तुला पाहायला आले आहेत ए लवकर अशी हाक मारली परंतु आज वेली हल्ल्या नाही पाने सळसळली नाही गोड तोंड डोकावले नाही पंतोजी म्हणाले गोपाल बऱ्याच गप्पा मारतोस अरे या जंगलात वाघ लांबगे राहतात कोठला दादा व कोठल्या गाई खरं सांग कोणी तिथं गाडगते गोपाळ कळवळवून वरडकुंडीस येऊन म्हणाला खरंच माझ्या दादा दिलं मला खोटा का म्हणून माझ्या आईला वाईट वाटेल गोपाळने पुन्हा दादाला हाक मारली होतो म्हणाला दादा ये आजच्या दिवस तरी ये तुला मी रोज त्रास देतो म्हणून रागवलाच होय नको रागव उद्यापासून रोज नको येऊ पंतोजी मला खोट म्हणतात म्हणून तरी ये ये, येलातून गंभीर आवाज ऐकू आला पंतोजी कान टवकरून ऐकू लागले काय होता तो आवाज काय होती ती वाणी ती वाणी पुढील प्रमाणे होती नाही मी येणार नाही तुझ्या आईची माझ्यावर जेवढी श्रद्धा आहे तेवढी तुझ्या पंतुलींची नाही ज्याचा भाव त्याचा देव ज्याचे प्रेम त्याचा मी